अध्याय चौऱ्याहत्तरावा भगवंतांची अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार श्री शुख म्हणतात जरासंधाचा वध आणि सर्व शक्तिमान तो महिमा ऐकून राजा युधिष्ठिर प्रसन्न झाला युधिष्ठिर म्हणाला ब्रम्हदेवादी त्रैलोक्याचे स्वामी आणि इंद्रादी लोकपाल आपली दुर्मिळ आज्ञा मिळताच ती शिरोधार्य मानून तिचे पालन करतात हे अनंता तेच कमलनयन आपण स्वतःला राजे समजणाऱ्या क्षुद्र अशा आमची आज्ञा पाळता खरेतर ती आपल्याला न शोभणारी लीला होय ज्याप्रमाणे उदय किंवा अस्थामुळे सूर्याचे तेज कमी किंवा अधिक होत नाही त्याप्रमाणेच कोणत्याही कर्मांमुळे आपला प्रभाव कमी जास्त होत नाही कारण आपण एकमेवा द्वितीय परब्रम्ह परमात्मा आहात हे अजिंक्य माधवा मी माझे आणि तू तुझे या प्रकारची पशूंप्रमाणे विकृत भेदबुद्धी आपल्या भक्तांच्या चित्तामध्ये कधीही असत नाही श्री शुक म्हणतात असे म्हणून युद्धिष्ठराने श्रीकृष्णांच्या अनुमतीने यज्ञासाठी योग्य मुहूर्तावर वेदज्ञ ब्राह्मणांना ऋत्विज म्हणून वरले व्यास भरद्वाज सुमतू गौतम असित वशिष्ठ च्यवन कण्व मैत्रेय कवश त्रित विश्वामित्र वामदेव सुमती जैमिनी कर्तू पईल, पराशर गर्ग वैशमपायन अथर्वा कश्यप धौम्य परशुराम शुक्राचार्य आसुरी होत्र, मधुश्छंदा वीरसेन आणि अकृत वर्ण अशी त्यांची नावे होती तसे द्रोणाचार्य भीष्म कृपाचार्य धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र आणि बुद्धिमान विदूर यांनाही आमंत्रित केले राजन राजसूययज्ञ पाहण्यासाठी सर्व दक्षातील राज्यांचक तस ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अस सर्व वर्णांच लोकही तिथल यानंतर ऋत्विजांनी सोन्याच्या नांगरान यज्ञभूमी नांगरून युधिष्ठिराला शास्त्रानुसार यज्ञाची दीक्षा दिली प्राचीन काळी वरुणदेवाच्या यज्ञामध् ज्याप्रमाणयज्ञपात्रि सोन्याची होती त्याचप्रमाण युधिष्ठिराच्या यज्ञामध्दा होती पांडुनंदन विधिष्ठिराच्या निमंत्रणानुसार ब्रह्मदेव, शंकर इंद्रादी लोकपाल आपल्या गडांसह सिद्ध आणि गंधर्व विद्याधर नाग मुनी यक्ष राक्षस पक्षी किन्नर चारण राजण्या वग्रि निरनिराळ्या ठिकाणांहून तिथ आलिह कृष्णभक्तान राजस्वीयज्ञ करण हि योग्यच आहा अस वाटल त्यात त्यांना आश्चिर्य वाटल नाही जसा पूर्वी दक्षांनी वरुणाकडून यज्ञ करवला होता त्याप्रमासारख्या तेजस्वी ऋत्विजांनी युधिष्ठिराकडून विधीपूर्वक राजसूययज्ञ करोमरस काढण्याच्या दिवशी युद्धिष्ठिरान पूज्य याजक आणि सदस्पतींच मनापासून विधीपूर्वक पूजन कलि त्या यज्ञात कोणत्या सर्वश्रेष्ठ सदस्याची अग्रपूजा करावी यावर सभासद विचारविनिमय करू लागल जितक्या मती तितकी मत म्हणून काहीच निर्णय होऊ शकला नाही तेव्हा सहदेव म्हणाला यदुश्रेष्ठ भगवान श्री श्रीकृष्णच सर्व सदस्यांमध्रेष्ठ आहेत कारण तेच देव देश काल धन इत्यादी सर्व काही आहेत हे सर्व विश्व विश्वज्यांचे रूप आहे सर्व यज्ञसुद्धा ज्यांची रुपआहे तसेच अग्निआहुती मंत्र हीही ज्यांची रुपआहे ज्ञानमार्ग आणि भक्तीमार्ग हे दोन्हीही ज्यांच्या प्राप्तीसाठीच आहेत असेहे एकटीच आहेत सभासदानू हेच एक, हे एक अद्वितीय ब्रह्म आहेत हे संपूर्ण जगत यांचे स्वरूप आहे ते अजन्मा असूनही स्वतः मध्ये स्वतःच विश्वाची उत्पत्ती पालन आणि संहार करतात सगळे जग ज्यांच्या कृपेने अनेक प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान करून चारही पुरुषार्थांचे फळ प्राप्त करून घेते म्हणून त्याच या सर्वांमध्ये श्रेष्ठ अशा भगवान श्रीकृष्णांची जाग्रपूजा करा त्यांची पूजा करण्याने चराचराला आत्म्याचीच पूजा होणार आहे आपण दिलिनंत व्हाव असे वाटत असेल तर चराचराचा अंतरात्मा भित विकाररहित तसच परिपूर्ण अशा भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा करावी भगवंतांचा महिमा जाणणारा सहदेव यवड़ बोलून गप्प बसला त्या ऐकून सर्व महात्म्यांनी अगदी योग्य अगदी योग्य असून सहदेवाच्या म्हणण्याच समर्थन कलि सर्वांचा हा पाठिंबा ऐकून आणि सभासदांचे मनोगत जाणून युधिष्ठीरान मोठ्या आनंदाने आणि प्रेमभरान श्रीकृष्णांची यथासांग पूजा क्लि प्रथम त्यानिभवताचरण प्रक्षालन कलि आणि त्रिभुवनाला पावन करणारे चरणतीर्थ पत्नी भाऊ मंत्री आणि कुटुंबियांसह अतिशय आनंदाने आपल्या मस्तकावर धारण कलि त्यानिभवंतांना पितांबर आणि मौल्यवान अलंकार अर्पण कलि त्यावेळी त्याचे डोळे आनंदाश्रींनी इतके भरून आले होते की तो भगवंतांना नीट पाहूही शकत नव्हता भगवान श्रीकृष्णांची अशा प्रकारे केलेली पूजा पाहून सर्व लोक हात जोडून नमो नमहा जय जय असा त्यांचा जय जै जयकार करून त्यांना नमस्कार करू लागले त्याचवेळी आकाशातून आपोआप पुष्पवृष्टी होऊ लागली शिशुपालानं हे सर्व पाहिले श्रीकृष्णांचे गुण ऐकून त्याला अतिशय राग आला आणि तो आसनावरून उठून उभा राहिला आणि भर सभेत हात उंचावून मोठ्या क्रोधाने कुणाचीही भीड न ठेवता सभासदांना अर्वाजचे शब्द बोलू लागला सभासदानो अटल काळच ईश्वर आहे हे वेदांचे म्हणणे अक्षरशः खरे आहे त्यामुळेच इथे बालबुद्धी व्यक्तीच्या बोलण्याने ज्ञानवृद्धांची बुद्धी सुद्धा चक्रावून गेलेली आहे अग्रपूजेसाठी कोण योग्य आहे याचा निर्णय करण्यास आपण समर्थ आहात म्हणून हे सरस्वतीनो कृष्ण अग्रपूजेसाठी योग्य आहे हे अजाण सहदेवाचे बोलणे तुम्ही मान्य करू नका इथे तपस्वी विद्वान व्रते धारण करणारे ज्ञानाने पाप नाहीसे केलेले लोकपालांनी सुद्धा पूजलेले ब्रह्मनिष्ठ श्रेष्ठ ऋषी आहेत सभेतील श्रेष्ठांना सोडून हा कुलाला कलंक असलेला गोपाळ अग्रपूजेचा अधिकारी कसा बरे होऊ शकतो कावळा कधी यज्ञाच्या खुरोडाशाचा अधिकारी होऊ शकतो काय याला कोणताही वर्ण नाही कि आश्रम नाही हा उच्च कुळातही जन्मलेला नाही हा सर्व धर्मांच्या बाहेर आहे हा स्वैर वर्तन करणार आहे याच्या अंगी कोणतेही गुण नाही अशा स्थितीत हा अग्रपूजेला कसा प्राप्त होऊ शकतो यया तिने वंशाला शाप दिलेला आहे म्हणूनच सत्पुरुषांनी याच्या वंशालाच बहिष्कृत केलेला आहे हा नेहमी धर्मबाह्य मधुपानात आसक्त असतो तर मग हा अग्रपूजेला कसा पात्र असू शकेल या सर्वांनी ब्रम्हर्षी राहत असलेल्या देशांचा त्याग केला आणि वेदचर्चा नसलेल्या समुद्रात किल्ला बांधून हे राहू लागले तिथे राहून हे चोर सर्व प्रजेला त्रास देतात शिशुपालाचे सर्व पुण्य संपले होते म्हणूनच तो यासारख्या अर्वाच्य बोल श्रीकृष्णांना उद्देशून बोलत होता परंतु सिंह जसा कोल्ह्यांच्या कोल्हेकुईकडे लक्ष देत नाही त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण यावर काहीच बोलले नाहीत परंतु भगवंतांची निंदा ऐकणे सभासदांना असह्य झाले त्यापैकी काही जण कानांवर हात ठेवून क्रोधाने शिशुपालाला शिव्या शाब देत बाहेर निघून गेले कारण भगवंतांची किंवा भक्तांची निंदा ऐकून जो तिथून निघून जात नाही त्याचे पुण्य नाहीसे होऊन तो अधोगतीला जातो यावेळी शिशुपाला मारण्यासाठी पांडव मत्स्य कैकय आणि सृंजय वंशी राजे संतापून हातात शस्त्रे घेऊन एकदम उभे राहिले हे राजा परंतु शिशुपाल बिल्कुल घाबरला नाही त्याने मागचा पुढचा काहीही विचार न करता आपली ढाल तलवार उचलली आणि भरसभेस श्रीकृष्णांची बाजू घेणाऱ्या राजांची तो निंदा करू लागला तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण उभे राहिले त्यांनी आपली बाजू घेणाऱ्या राजांना थांबवले आणि स्वतः क्रोधाने आपल्यावर चालून येणाऱ्या शिशुपालाचे मस्तक आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने तोडले शिशुपाल मारला गेल्यानंतर तिथे अतिशय गोंधळ माजला त्याच अनुयायी राजे आपापले प्राण वाचवण्यासाठी थी तिथून पळून जाऊ लागल आकाशातून निखळून पडलि उल्का ज्याप्रमाणे जमिनीत शिरत त्याप्रमाणे सगळ्यांच्या देखतच शिशुपालाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडून ती श्रीकृष्णांमध्र प्रविष्ट झाली शिशुपालाच्या अंतकरणामध सलग तीन जन्मांपासून वैरभाव वाढत गेला होता आणि अशा वैरभावयुक्त बुद्धीनिभवंतांचिंतन करीत करीत तो भगवद्प झाला होता कारण नव्या जन्माला भावच कारणीभूत असतो नंतर चक्रवर्ती राजाने सदस्य आणि ऋत्विजांना पुष्कळ दक्षिणा दिली तसे सर्वांचा सत्कार करून विधीपूर्वक यज्ञाच्या शेवटी करावयाच अवभ्रूत स्नान केले। योग्य योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे राजाचा यज्ञ पूर्ण कला आणि बांधवांच्या विनंतीवरून काही महिन्यात तिथल त्यानंतर युधिष्ठिराची इच्छा नसतानाही भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा निरोप घेऊन आपल्या राण्या आणि मंत्र्यांसह द्वारक प्रयाण कलि वैकुंठवासी जय आणि विजय यांना सनकादी ऋषींच्या शापाम्ळ वारंवार जन्म घ्यावा लागला हि अख्यान मी तुला अतिशय विस्तारपूर्वक सांगितल अवभ्र स्नान करून महाराज युधिष्ठिर ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या सभमध्यमाण शोभून दिसू लागला राजाने देव मनुष्य आणि गंधार्व दिकांचा यथा यथायोग्य सत्कार केला नंतर ते सर्वजण भगवान श्रीकृष्ण आणि राजसूय यज्ञाची प्रशंसा करीत आनंदाने आपापल्या लोके निघून गेले ज्याला पांडवांच्या या उज्ज्वल राज्यलक्ष्मीचा उत्कर्ष सहन झाला नाही तो पापी कलहप्रेमी आणि कुरुकुलाचा रोग असलेला दुर्योधन मात्र दुःखी झाला जो कोणी शिशुपालवध जरासंधवध कैदी राजांची मुक्तता आणि यज्ञ या श्रीकृष्णांच्या नीलंचे कीर्तन करील त्याची सर्व पापांपासून सुटका होईल अध्याय चौऱ्याहत्तरावा समाप्त